स्कंद नववा अध्याय बावीसावा भद्रकाली आणि स्कंद यांचा शंखचूडाबरोबर संग्राम त्या दानवेश्वर शंखचूडाने शंकराला भक्तीपूर्वक प्रणिपात केला आपल्या यानात बसून तो सत्वर निघून गेला शंकराने आपल्या सैन्यात सावधानतेची प्रेरणा दिली इकडे तो आणि नवश्रेष्ठ युद्धास सज्ज झाला स्वतः शंकर वृषपर्वासह युद्ध करू लागले भास्करही विप्रचितीसह लढू लागला दंभ चंद्र कालेश्वर आणि काल अग्नि आणि गोकर्ण कुबेर आणि कालकेय विश्वकर्मा आणि मय मृत्यू आणि भयंकर यम आणि संहार वरुण आणि विकंकण वायू आणि चंचल बुध आणि धृतपृष्ठ शनैश्वर रक्ताक्षी जयंत आणि रत्नसार वसू आणि वर्चसांचे गण अश्विनी कुमार आणि दीप्तिमान नलकुबेर आणि धूम्र धर्म आणि धुरंधर मंगळ आणि उषाक्षी भानु आणि शोभाकर मनमत आणि पीठर हे एकमेकांशी युद्ध करू लागले तसेच गोधामुख चूर्ण खडग ध्वज कांचीमुख पिंड धूम्र नंदी, विश्व पनाश यांच्याशी आदित्य वगैरे युद्ध करू लागले अकरा महाभयंकर राक्षस आणि अकरा रुद्र यांचा घनघोर संग्राम झाला दोन्हीही सैन्य एकमेकाला भेडली शंकर काली स्कंद मात्र वटवृक्षाखाली बसले होते हे नित्य चालू होते शंखजूड रत्नांच्या सिंहासनावर बसला होता अखेर शंकराच्या बाजूकडील सर्व देव देवयोद्ध्यांचा दानवांनी पराजय केला ते भीतीने सर्वत्र पळू लागले ते पाहून स्कंध क्रुद्ध झाला देवाना अभय देऊन तो स्वतः एकटा सर्व दानवांशी युद्ध करू लागला त्याने शंभर अवक्षहिणी सैन्याचा वध केला कालिनेही अनेक राक्षसांचा निपात केला क्रुद्ध होऊन तिने दानवांचे रक्तप्राशन केले कोट्यामध्ये प्रचंड हत्ती तिने हातात उचलून तोंडात टाकले स्कंधाच्या शरवृष्टीमुळे दानव अत्यंत जखमी आणि मृत झाले ते सर्व पराक्रमी वीर रणातून पळून गेले फक्त वृषपर्वा विप्रचिती दंभ विकंकण एवढेच स्कंधाशी बरोबरीनं युद्ध करू लागले पण स्कंधाच्या शक्तीमुळे तेही पीडित झाले तरीही ते रणातून तरी पळाले नाही सर्वांवर आकाशातून पुष्पवृष्टी झाली स्कंदाचे युद्ध जणू काय प्रकृती लयाप्रमाणेच झाले तेव्हा स्वतः राजा शंखचूड विमानात बसून बाणांचा वर्षाव करू लागला महाभयंकर संग्राम झाला सर्वजण पाताळात पळाले एकटा कार्तिकेय रणांगणात उभा होता शंखचूडाने पर्वत शिला सर्प वृक्ष यांची वृष्टी केली त्या वर्षावामुळे सूर्य आच्छादला गेला शरवृष्टीमुळे तो शिवपुत्र स्कंदही आच्छादून गेला राजाने स्कंदाचे भयंकर धनुष्य तोडले रथ मोडला दिव्य अस्त्राने त्याने मयुराला जर्जर केले आणि स्कंदाचा नाश करण्यासाठी शंखचूडाने दिव्य शक्ती सोडली त्या प्रहाराने स्कंद क्षणिक मूर्छित झाला पुन्हा सावध होऊन त्याने विष्णूने दिलेले धनुष्य घेतले तो सर्वोत्तम विमानात आरूढ झाला आणि भयंकर शस्त्रास्त्रे घेऊन तो कार्तिक युद्ध करू लागला राजाने सोडलेल्या पर्वतादिंद पर्जन्याने मूर्छित झाला सत्वर सावध होऊन त्याने दुसरे धनुष्य घेतले राजाने मायेच्या बलावर शरांचे जाळे पसरले त्यामुळे त्याने शत्रूला झाकून टाकले आणि एक, एक प्रचंड शक्ती त्याने वेगाने कार्तिकेयावर फेकली त्यामुळे महाबलाढ्यस्कंद मूर्छित झाला कालीने त्याला शंकराजवळ आणून ठेवले शंकराने ज्ञानबलाने त्याला सावध करून अनंत शक्तीचे बल दिले काली रक्षणार्थ रणात गेली सर्व देव वगैरे वाद्य घेऊन त्याच्या मागून चालले होते कालीने युद्धभूमीवर सिंहनाद केला देवीच्या या भयंकर सिंहनादामुळे दानवांना मूर्छा आली मद्यपान करून ती देवी रणात नाचली होत्या, दंड अग्निशिखा फेकल्या राजाने पर्जन्यास्त्राने सर्व शांत केले तिने वरुणास्त्र सोडले गंधर्वास्त्राने राजाने त्याचा छेद केला तिने माहेश्वरास्त्र दानवेंद्रावर सोडले वैष्णवस्त्र सोडून राजाने त्याचे नियमन केले देवीने मंत्रोक्तसे नारायणास्त्र सोडले ते पाहून राजाने रथावरून उतरून नम्रतेने नमस्कार केला अग्निशिखेप्रमाणे ते अस्त्रे शंखचूड भक्तीभावाने भूमीवर आडवा पडला त्यावेळी देवीने मंत्र म्हणून ब्रह्मास्त्र सोडले पण राजाने त्याचेही निराकरण केले तेव्हा संतप्त होऊन देवीने पाशुपत अस्त्र हातात घेताच आकाशवाणी झाली हा राजा महात्मा असल्याने हरिच्या मंत्राचे कवच असल्यामुळे त्याला पाशुपतास्त्रापासून भय नाही कारण राजाच्या पत्नीचे सतित्व अबाधित आहे म्हणून तोपर्यंत राजाला मृत्यू येणार नाही हे ऐकून भद्रकालीने अस्त्र सोडले नाही पण क्षुधित झाल्याने तिने दहा दानव खाल्ले ती नानवेंद्राला खाण्यास सिद्ध झाली पण शंखचूड मायेने वृद्धिंगत झाल्याने ते साध्य झाले नाही तेव्हा वेगाने मुष्टीप्रहार करून तिने त्याचा रथ मोडला सारख्याचा वध केला अग्निप्रमाणे शूल तिने त्याच्यावर फेकला पण शंखचूडाने तो सहज डाव्या हातात झेल त्यामुळे क्रुद्ध होऊन तिने प्रचंड मुष्टी प्रहार केला त्या योगे त्या दैत्यालक्षण भोवळ आली पण लगेच सावरून तो उभा राहिला त्याने देवीला नमस्कार केला स्वतेजाने त्याने तिचे अस्त ग्रहण केले केवळ त्या मातृभक्तीमुळे त्याने तिच्यावर अस्त्र टाकले नाही अखेर देवीने त्या दानवाला एकाएकी उचलून भर फेकले पण तेथून खाली पडल्यावरही त्याने देवीला पुन्हा नमस्कार केला हसत मुखाने तो दिव्य विमानात आरूढ झाला पण तो थकला नाही भूक लागल्यामुळे भद्रकाली देवीने दानवांचे रक्तप्राशन केले नंतर ती शंकराजवळ गेली रणातील सर्व घटना तिने शंकराला कथन केल्या ती म्हणाली आकाशवाणी झाल्यामुळे राजाचा मृत्यू माझ्याकडून होणार नाही हे मला समजले पण राजा महापराक्रमी धर्मवेत्ता है मजा अस्त्र निवारण के लिए पास स्वतः मजबूर बाण टाकले अध्याय बाविवा समाप्त